वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग चौदावा एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर तो घोडा परत आला आणि शर्यच्या उत्तर तीरावर राजाचा यज्ञ सुरू शुरु झाला शृशशृंगाच्या पुढाकाराने द्विजाने महात्म्या राजाच्या त्या अश्वमेध महायज्ञात यज्ञकर्मे यद्न्य सुरू केली ते यज्ञ करणारे वेद पारंगत होते त्याने विधीनुसार सर्व कर, सर्व कर्मे चालवली शास्त्रात सांगितल्याप्रमाणेच यथाविधी यथानियम ते पार पाडू लागले प्रवर्गीय शास्त्रोक्त रीतीने करून म उपसद विधी त्या द्विजाने केला आणि वर जे काही कर्म करायचे ते सर्व विधीनुसार शास्त्राला धरून केले त्या त्या देवतांची पूजा प्रसन्न मनाने करून प्रातस्तवना पूर्वीचे कर्मे त्या मुनिश्रेष्ठाने केली इंद्राचा हवीर्भाग आधी विधीनुसार देऊन समवल्लीतून निष्पाप असा रस काढण्यात आला त्यानंतर यथाक्रम मध्यन सवन करण्यात आले त्या महात्म्या राजाचे तृतीय सवन त्या ब्राह्मण श्रेष्ठाने शास्त्रविधी पाहून केले शक्रादी देवश्रेष्ठांना ऋषशृंगादीने शिक्षाशास्त्रात शा सांगितल्याप्रमाणे मंत्राचा उच्चार करून तेथे आवाहन केले मधुर आणि मनोरम अशा रा रामगीतांच्या मंत्राने देवांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे आवाहन होत्याने हबीर भाग दिले कोणतीही आहुती व्यर्थ दिली गेली नाही आणि गाळली गेली नाही सर्व वातावरण मंत्राने भारून गेल्यासारखे झाले विधियुक्त सर्व करण्यात आले त्या दिवसात तेथे कोणीही श्रांत किंवा भुगेलेला कोणी अविद्वान किंवा ज्याच्या सेवेला अनेक अनुचर नाहीत असा ब्राह्मण दिसला नव्हता ब्राह्मणांची भोजने नित्य चालू होती शूद्रांचीही चालू होती तापसांची तशीच यतींचीही चालू होती म्हातारे व्याधीपिढी स्त्रिया मुले सतत जेवून जात होते तरी तृप्ती होत नव्हती अन्न द्या अन्न द्या नाना वस्त्रे द्या असेच सांगितले जात होते आणि अनेक रीतीने अंमलात येत होते शास्त्रोक्त रीतीने बनवलेल्या अन्नाचे तेथे ते रोजच्या रोज पर्वतासारखे अनेक ढीग लागत होते देशोदेशाहून स्त्रिया पुरुष यांचे थवे त्या महात्म्यांच्या यज्ञात येत होते आणि योग्य रीतीने अन्नपानाने तृप्त होऊन जात होते मोठे मोठे ब्राह्मण काय मिष्ट अन्न हो अशी प्रशंसा करीत होते आणि तृप्त सारबुवा कल्याण असो तुझे असे शब्द राजा का राजाच्या कानावर पडत होते चांगले चांगले अलंकार घातलेले पुरुष ब्राह्मणांच्या सेवेत होते कानात उत्कृष्ट रत्नांची कुंडले घातलेले असेही त्यांच्या सेवेत होते यज्ञकर्मात सुट्टी झाली की ब्राह्मण मंडळी नाना प्रकारचे वादविषय छेडी आणि ते बुद्धिमान एकमेकांना जिंकण्याच्या ईषेने उत्तम वक्तृत्वाची भाषणे करेल रोजच्या रोज निपुण द्विज त्या यज्ञात शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व कर्मे करीत असत त्या राजाच्या यज्ञात भाग घेणारा कोणीही ब्राह्मण सहा वेदांगे न जाणणारा व्रते न पाळणारा अविद्वा अविद्वान किंवा वादामध्ये अकुशलासा नव्हता यज्ञात यज्ञस्तंभ उभे करण्याच्या वेळी सहा बेलाचे त्यांच्यासोबत सहा खैराचे तितकेच पळसाचे एक भोकराच्या झाडाचा आणि दोन देवद देवदारूचे असे दोन दोन वाव अंतरावर यज्ञस्तंभ सर्व यज्ञ कोविदशास्त्रज्ञानी उभे केले आणि यज्ञाची शोभा वाढावी म्हणून त्यांना कांचनाने शृंगारले ते एकवीस युप चोवीस चोवीस आंघोळे लांबीचे प्रत्येकी एक, एक याप्रमाणे वस्त्रांनी मढवले गेले शिल्पींनी ते दिसायला चांगले अष्टकोनी बनवून विधीनुसार घट्ट रोवले त्यांच्या त्यांच्यावर वस्त्र घालून त्यांची फुला फुलागंधानी पूजा केली ते आकाशात चमकणाऱ्या सप्तशीप्रमाणे शोभू लागले ठरलेल्या प्रमाणात विटा यथाविधी रचल्या गेल्या आणि शिल्पकर्मात कुशल अशा ब्राह्मणाने अग्नी ठेवण्याचे स्थान बनवले ते सुवर्णपंखी गरुडाच्या आकाराचे नेहमी सहा थंडीलाचे असते ते येथे तिप्पट म्हणजे अठरा स्थंडीलाचे गेले त्या त्या दैवताचा एकेक असे पशू त्या युपाना बांधले त्यात सर्प आणि पक्षीही होते बलिकर्माच्या स्थानी अश्व आणि जलचर प्राणी असे सर्व ऋषीने शास्त्रानुसार योजून स्थापित केले त्या युपांना तीनशे पशु बांधले होते राजा दशरथाच्या त्या अश्वरत्नाला राणी कौसलेने प्रदक्षिणा करून तीन कृपाणाने अत्यंत आनंदित अंतकरणाने फाडले स्थिरचित्ताने ती त्या अश्वासोबत एक धर्मबुद्धीने राहिली अध्वर्य आणि उद्गता यांनी त्या अश्वाच्या सोबत पट्टराणीमधली मधली राणी आणि धाकटी राणी ठेवण्यात आली नंतर ऋत्विजाने त्या अश्वाची वपा बाहेर काढली आणि शास्त्रोक्तरित्या शिजवली ती शिजत असता राजाने तिच्या वाफेचा गंध हुंगला आणि अशा रीतीने आपले पाप नाहीसे करून टाकले अश्वाचे जे अवयव ते सर्व त्या सोळा ऋत्विजाने विधिवत अग्नीत टाकले इतर यज्ञात प्लक्ष म्हणजे पिंपरीच्या झाडाच्या शाखावर हवी धरून टाकला जातो अश्वमेध यज्ञात वेतकाष्ठावर हवी करून टाकला जातो कल्पसूत्राने आणि ब्राह्मणाने अश्वमेध तीन दिवसांचा सांगितला आहे पहिल्या दिवशी अनुष्टोम दुसऱ्या दिवशी उक्त्या आणि त्या, त्यानंतर अतिरात्र ज्योतिष्ठोम आणि आयुष्ठोम असे दोन दोन अतिरात्र आणि अभिजित विश्वजित त्याचप्रमाणे दोन आप्तोर्यार्म असे अशा रीतीने हा महायज्ञ होतो होत्याला पूर्व अध्वर्यूला पश्चिम ब्रह्म्याला दक्षिण आणि उदग्या त्याला उत्तर अशा दिशांचे दान करावे असे पूर्वी ब्रह्मदेवाने घालून दिले होते त्या विधीला धरून यज्ञ समाप्तीनंतर त्या पुरुषश्रेष्ठ कुलवर्धन राजाने ऋत्विजांना जमिनी दिल्या त्या देऊन तो श्रीमान इश्वाकुनंदन आनंदित झाला परंतु तेश्वर सर्व ऋत्विज आपाप त्या राजाने म्हणाले आपणच या साऱ्या भूमीचे पालन करण्यास समर्थ आहात आम्ही भूमी घेऊन काय करणार आमची काही ती शक्ती नाही आम्ही आपली स्वाध्यायरता असणारी माणसे या जमिनीच्या बदली आम्हाला आपण रत्ने सुवर्ण गायी असे काही द्यावे असे ते वेदज्ञ ब्राह्मण म्हणाले तेव्हा राजाने त्यांना दहा लक्ष गायी दहा कोटी सुवर्णमुद्रा आणि त्याच्या चौपट रौप्यमुद्रा दिल्या मग सर्व ऋत्विजाने एकत्र झालेली ती संपत्ती ऋषशृंग मुला आणि धीमान वशेष्ठांना नियमानुसार विभाग करून वाटून दिली आपण अत्यंत सुसंतुष्ट झालो असे ते झालेले द्विजोत्तम म्हणाले मग अतिथी म्हणून आलेल्या ब्राह्मणाला राजाने अगणित नद सुवर्ण दिले कोणी दरिद्र ब्राह्मण याचना करीत आला त्याला हातातला उत्तम अलंकार दिला मग द्विजांवर प्रेम करणाऱ्या त्या राजाने विधीनुसार संतुष्ट केलेल्या द्विजांना हर्ष रोमांचित होऊन प्रणाम केला आणि ब्राह्मणे ब्राह्मणाने त्या उदार साष्टांग प्रणिपात करणाऱ्या नरवीराला उद्देशून नाना प्रकारचे आशीर्वाद उच्चारले मग पापनाशक सर्व स्वर्गप्राप्ती करून देणारा मोठमोठ्या राजांनाही शेवटास नेण्यास कठीण असा तो यज्ञ उत्तम रीतीने पार पडला याचा राजाला मोठा आनंद झाला दशरथ राजा ऋषी शृंगाला म्हणाला हे सुव्रता कुलाचे वर्धन होईल ते आता तू करायचे आहेस तेव्हा तो द्विजोत्तम राजा म्हणाले बरे आहे राजा तुला कुल पु कुल पुढं चालवणारे चार पुत्र होतील त्याचे ते मधुरवाक्य ऐकून भक्तिमान राजाने त्याला नमस्कार केला आणि अत्यंत हर्ष पाहून त्याने ऋषशृंगाला पुन्हा तेच सांगितले बालकांडाचा चौदावासर्ग समाप्त